पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्यापाटील प्रकरण पंधरावे वंदे मातरम हा संजीवक महामंत्र देणारा कवी बंकीम चंद्र चॅटर्जी बंकिम चंद्र वंदे मातरम या ऊर्जा श्रोत राष्ट्रगीताचे निर्माते बंगाली भाषेत काव्य कथा कादंबरी विनोद निबंध समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारांची निर्मिती अठराशे पंचाहत्तर ते शहात्तरच्या सुमारास या गीताची रचना झाली होती अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झालेल्या आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातरमचा समावेश करण्यात आला वंदे मातरम या संजीवक मंत्राने अखिल भारताला जागृत केले आणि ब्रिटिश राज्यकर्त्याच्या उरा धडकी भरवली वंदे मातरमचा उपचार म्हणजे राजद्रोह ठरवला गेला सुविचार जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयी हेच माझे ध्य आणि देशभक्ती हाच माझा धर्म आहे क्रांतीची स्फूर्ती देणारा मंत्र वंदे मातारम आपण नेहमी सभासमारंभात वंदे मातरम हे गीत गातो रेडिओवर हे, हे गीत ऐकतो आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात या गीताने जी स्फूर्ती दिली ती अवर्णनीय आहे बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत एकोणीसाव्या शतकात लिहिले आपल्या राष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या आंदोलनास या महान गीताने आणि त्यातील आरंभीच्या मंत्र सदृश घोषणेने उत्तुंग प्रेरणा दिली वंदे मातरम हा भारतीय स्वतंत्रोध्यायाचा रणघोष ठरला बंकिम चंद्रांच्या आनंदमठ या कादंबरीत प्रथम हा मंत्र प्रकट झाला हजारो बंगाली तरुणांना त्यांनी क्रांतीची स्फूर्ती व प्रेरणा दिली एवढेच नव्हे तर समंद भारतात या गीताने प्रभावी चैतन्य उत्पन्न केले स्वातंत्र्यसंग्रामात वंदे मातरम म्हणणे राजद्रोही ठरले हजारो युवक वंदे मातरम घोषणा करीत फासावर चढले भगतसिंग राजगुरु सुखदेव या अल्पवयीन तरुणांनी मोठ्या अभिमानाने वंदे मातरम म्हणून फाशीच्या दौरात आपले गळे अडकविले तुतात्म्य झाले परकी सत्त लढून वीरमरण पत्करण्याच सामर्थ्य या गीताने दिल म्हणून गीत अजरामर झाले त्या गीताच निर्माते बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे नाव भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चिरंतन झाल बंकिम साहित्य निर्मिती बंकिमचंद्राना साहित्यात फार रस असल्यामुळे त्यांनी बंगाली साहित्याची अमोल सेवा कली त्यांनी काव्य कथा कादंबरी विनोद निबंध समीक्षा अशा विविध साहित्य क्षेत्रात निर्मिती क्लि अठराशे बहात्तर मधी बंग दर्शन नावाच मासिक सुरु केले, या मासिकातून त्यांच्या काही कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या त्यात प्रसिद्ध आनंद मठ ही कादंबरी होती बंगिम चंद्राणी दक्षसद्व कादंबरी लखण्यातून जनतला दिली आह आनंद मठ व दैवी चौधराणीच्या कथेतून लोकांच्या प्रतिकार शक्तीला आवाहन कलि आह आनंद मठ सतराशे सालच्या बंगालमधील भीषण दुष्काळावर व त्या मागोमाप काही जिल्ह्यात झालख्खा सन्याशांच्या बंडावर ही कादंबरी आधारित आह दुष्काळाची उग्र भूरचित्र बंकिमचनाने रंगविल तरी त्यातील पात्र पूर्ण काल्पनिक का आह ऐतिहासिक घटना कल्पनेनिरंगवून एक उच्च दर्जाचा आदर्श त्यांनी वाचकांपुढ ठाला त्यातील पात्र म्हणजे दक्षाविषयी प्रखर निष्ठा बाळगणार मातृभक्त कार्यकर्त व असैनिक संन्यासी आह त्यांच्या मनात मातेबद्दलच्या कर्तव्याखि दुसरा विचार नाही जननी जन्मभूमी स्वर्गातपी गरियसी हेच त्यांचे ध्य आहा देशभक्ती हाच धर्म हाच विचार राष्ट्रगीत झालेल्या वंदे मातरम मध्ये प्रकर्षाने अभिव्यक्त झाला आहा म्हणूनच राष्ट्राच्या पुनरत्थनाकड वा स्वातंत्र्याकडे ने प्रेरणागीत झाले वंगभंग आंदोलनाला खनखणीत आवाज वंदे मातरम आनंदमठ कादंबरी अठराशे मध्ये म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी प्रकाशित झाली या कादंबरीमुळेच भारता उर्जास्वल स्वल राष्ट्रगीत लाभले कादंबरीच्या लखनापूर्वीच म्हणजे अठराशे पंचाहत्तर शहरच्या सुमारास या गीताची रचना झाली होती बंगालच्या त्या काचा इतिहास या कथा कथावस्तूस सुगढ कोंधनासारखा कामासाला इंग्रजी सत्ता आपले आसन स्थिर करण्याच्या धडपडीत होती मुसलमानी सत्तेस अखेरची घरघर लागली होती अशावेळी बंकिमचंद्रांनी भारतीयांना मातृरक्षणाची हाक गातली आहा हा संत धर्म बंकिमचंद्रांनी शिकविला तिच खडे अंतश्रुद्ध आहा आनंद मठामधील आशय सर्व देशभर पसरला यातच त्याच्या महतीचे इंगित आह फक्त दहा वर्षाच्या कालावधीत वंदे मात्रम राष्ट्रगीत कर्णोपकरणी प्रसारित झाल कवी रवींद्रनाथ टागोर यांनी अठराशे शहाण्णव मध कॉप्रेसच्या अधिवेशनात हि गीत स्वतः गायले होते एकोणीशे तीन लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी करण्याच जाहीर कल तिला मुसलमानांचा पाठिंबा मिळवून भेदनीतीचे राजकारण करण्याचा त्यांचा डाव होता बंगालमधील वाढती राष्ट्रभावना धडपून टाकणे त्यांना जरूरीचे वाटत होते पण इंग्रजांचा हा डाव लाल बाल पाल या जहाल फुडाऱ्यांनी अचूकपणे ओळखला होता त्यांनी वंगभंगाचा प्रश्न केवळ बंगालचा न ठेवता तो राष्ट्रीय पातळीवर आणला एकोणीशे पाचच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात मांडला वंगभंग विरोधी चळवळ जोरात सुरू झाली या चळवळीत वंदे मात्र हा आवाज सर्वत्र खणखणीत राहिला अखेर बंगालची फाणी रद्द करावी लागली श्री अरविंद घोष यांनी या गीतातील संदेशाचा सर्व प्रसार करण्यात मौलिक हातभार लावला ते क्रांतिकारी स्वातंत्र्य आंदोलनाचे फुडारी होते त्यांच्या आंदोलनाच्या दैनिक मुखपत्राचे नावच त्यांनी वंदे मातरम असे ठेवले होते, वंदे मातरम हा संजीवक महामंत्र ऋषी बंकिमचंद्रांकडून मिळावा असे प्रभूनी योजना केली होती असे त्यांनी एकोणीशे सात मध्ये लिहिले आहे, या महान मंत्राने भारताला जागृत केले, त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या उरात धडकी भरली वंद मातरमचा उच्चार म्हणजे राजद्रोह ठरला गीताच जाहीर गायन करण्यावर बंदी घालण्यात आली लोकांनी या दडपशाहीस न जुमानदा या गीताचे जाहीर गायन कलि